अध्याय एकशे एक्क्याण्णवा दान होमा फल वर्णन। भरतबाद म्हणाले दानरूपी धर्माचरण उत्कृष्ट प्रकारचे आचरिलेले तप अध्ययन आणि हवन यांचे फल काय भृभू म्हणाले हवनाच्या योगाने पातकाचा नाश होतो अध्ययनाने उत्कृष्ट प्रकारची शांती मिळते दानाच्या योगाने सुखोपभोग मिळतो आणि तपाच्या योगाने स्वर्गप्राप्ती होते त्यापैकी दान दोन प्रकारचे आहे एक परलोकप्राप्तीसाठी केलेले व दुसरे इहलोकाच्या सुखप्राप्तीसाठी केलेले सत्पात्र पुरुषांना केलेले जे दान त्याचा परलोकी उपयोग होतो आणि असत्पात्र लोकांना केलेल्या दानाचे फल केवळ इहलोकीच भोगाव्यास सापडते दान ज्या प्रकारचे केले असेल त्या प्रकारचेच फलही मिळते भरतबाज म्हणाले कोणाचे धर्माचरण कशा प्रकारचे असते धर्माचे लक्षण काय आणि धर्म किती प्रकारचा असतो हे आपण मला कथन करा भ्रघु म्हणाले जे ज्ञानसंपन्न लोक स्वधर्माचरणामध्येच निमग्न झालेले असतात त्यांना स्वर्गप्राप्ती होते आणि जो या विरुद्ध वागतो तो मोहात पडतो भरतबाज म्हणाले पूर्वी ब्रह्मर्षींनी ज्या चार प्रकार चार आश्रमांचे अनुपालन केले त्या आश्रमांचे प्रत्येकी कोणकोणते आचार आहेत ते मला सांगा ब्रह्मचर्य वर्णन बृू म्हणाले लोकहितकर्त्या भगवान ब्रह्मदेवाने धर्मसंरक्षणासाठी पूर्वी चार आश्रम सांगितलेले आहेत त्यापैकी गुरुगृही -गुरु अध्ययन करीत राहणे हा पहिला ब्रह्मचर्य आश्रम असे सांगितले आहे त्या आश्रमामध्ये असणाऱ्या मनुष्याने उत्कृष्ट प्रकारची शुचिरभूतता संस्काराविषयक नियम आणि व्रते याविषयी अंतःकरण तत्पर ठेवले पाहिजे दोन्ही संध्यांच्या वेळी सूर्य अग्नी आणि इतर देवता यांचे पूजन केले पाहिजे आलस्य आणि अर्धवट निद्रेसारखी स्थिती म्हणजे धुंदपणा यांचा त्याग करून गुरूंचे वंदन वेदाभ्यास व पाठश्रवण यांच्या योगाने अंतःकरण पवित्र करावे त्रिकाल स्नान करावे ब्रह्मचर्याचे ब्रह्मचर्याने राहावे अग्नि आणि गुरु यांची सेवा करावी प्रत्यही भिक्षा मागावी मिळालेली भिक्षा गुरुला निवेदन करावी। गुरुची आज्ञा पाळण्याच्या कामी प्रतिकूल असू नये व गुरुच्या प्रसादाने जेवढे अध्ययन घडेल तेवढे संपादन करण्याविषयी तत्पर असावे याविषयी असा एक श्लोक आहे गुरुम यस्तु समाराध्यविजवेदमवाप्नुयात तसं स्वर्गफलावाप्तीही सिद्धते चानसम जो द्विज गुरुची शुश्रूषा करून वेदसंपादन करतो त्यालाच स्वर्गफलाची प्राप्ती होते व त्याचे मनोरथे पूर्ण होतात गृहस्थाश्रम धर्मवर्णन गार्हस्थ्य हा दुसरा आश्रम होय त्यातील सर्व आचारांची लक्षणे आम्ही स्पष्ट करून सांगतो समावर्तन झालेले सदाचार संपन्न आणि सहधर्माचरणाचे फल मिळावे अशी इच्छा असलेले जे लोक त्यांच्यासाठी गृहस्थाश्रम सांगितला आहे या आश्रमामध्ये धर्म अर्थ आणि काम या तीन पुरुषार्थांची प्राप्ती होते गृहस्थाश्रमी पुरुषाने या त्रिवर्गाच्या सिद्धीसाठी निंद्य कर्म न करता द्रव्य संपादन करावे म्हणजे विद्येमध्ये जो सर्वापेक्षा उत् उत्कर्ष संपादन केलेला असेल त्याचवर ब्रह्मर्षींनी आचरण केलेल्या याजन अध्यापन प्रतिग्रह या वृत्तीच्या योगाने किंवा पर्वतादिकांवर असणाऱ्या रत्नादिकांच्या खाणीपासून द्रव्य संपादन करून अथवा हव्य कव्य नियम यांचे वारंवार आचरण करून व देवताप्रसाद यांच्या योगाने द्रव्य मिळवून ग्रहस्थाने ग्रहस्थाश्रम चालवला पाहिजे कारण तो सर्व आश्रमांचे मूळ आहे गुरुग्रहामध्ये वास्तव्य करणारे ब्रह्मचारी सर्वसंग परित्याग केलेले सन्यासी, आणि व्रत नियम धर्म यांचे संकल्पपूर्वक आचरण करणारे जे इतरही लोक त्यांना या आश्रमापासूनच भिक्षा वगैरे मिळत असते वानप्रस्थांनाही याच आश्रमाकडून द्रव्य मिळते हे सत्पुरुष प्राय पथ्यकारक असे उत्कृष्टांना भक्षण करीत असतात अध्ययनामध्ये मग्न होऊन राहिलेले असतात आणि तीर्थयात्रा व देशदर्शन यासाठी पृथ्वीवर फिरत असतात ते येताच त्यांना उत्थापन द्यावे त्यांच्या समीप जाऊन नमस्कार करावा त्यांच्याशी मात्सर्य शून्य असे भाषण करावे आणि त्यांना सुख होईल अशा प्रकारचे आसन शय्या व भोजन ही त्यास द्यावे ते घरी आल्यावर त्यास परत लावू नये याविषयी असा एक श्लोक आहे अतिथियस भग्नाशो ग्रहाप्रती निवर्तते सत्ता दुष्कृतम तस पुण्यमादाय गती अतिथी निराश होऊन ज्याच्या ग्रहातून परत जातो त्याला तो आपले पातक देतो व त्याचे पुण्य आपण घेऊन जातो शिवाय या ग्रहस्थाश्रमामध्ये यज्ञकर्माच्या योगाने देवता संतुष्ट होता श्राद्धादिक्रियांनी पितरतृप्ती पावतात विद्याभ्यास आणि वेदांत वाक्यांचे श्रवण व बोध यांच्या योगाने ऋषी संतोष पावतात आणि प्रजोत्पादनाच्या योगाने ब्रह्मदेवाचा संतोष होतो या ग्रहस्थाश्रमाविषयी आणखी दोन श्लोक आहेत ते असे कोणत्याही प्राण्याशी श्रवणाला सुख देईल अशा प्रकारची प्रे भाषणे प्रेमाने करावी पीडा देणे प्रतिबंध करणे कठोरपणा तिरस्कार अभिमान व दंभ ही सर्व निंद होत हिंसेचा व क्रोधाचा त्याग आणि सत्याचे अवलंबन हे प्रत्येक आश्रमातील तप होय तसेच ह्या आश्रमामध्ये पुष्पमाला अलंकार वस्त्रे अभ्यंग इत्यादिकांचा सदैव उपभोग घेता येतो श्रवण सुखदायक अशी गायने व वाद्य ऐकावयास सापडतात नेत्रांना सुख देणारी नृत्य पाहावयास सापडतात भक्ष भोज्य लेह्य पेय आणि चोश अशा पाच प्रकारच्या व प्रत्येकी अनेक प्रकार असलेल्या भक्षद्रव्यांचा आस्वाद मिळतो आपणाला अभिष्ठ असेल त्या प्रकारचा विहार केल्यामुळे संतोषही मिळतो व कामना सुखाचीही प्राप्ती होते हा गृहस्थाश्रम आचरित असता धर्म अर्थ व काम या तीन पुरुषार्थांची निष्पत्ती होते व त्याला इहलो की सुख मिळून पुढे सद्गती प्राप्त होते जो गृहस्थाश्रमी पुरुष मार्गावर पडलेले धान्याचे कण संपादन करून त्याजवर उपजीविका करतो व स्वधर्माचरणामध्ये आसक्त होऊन कामसुखाविषयीच्या व्यापारांचा त्याग करतो त्याला स्वर्गप्राप्ती होणे मुळीच कठीण नाही ओम तत्स